पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील अध्याय सत्वा तेवीस बारा तीस भगवान म्हणाले हे राजा आपले सर्व चित्त मला समर्पित करून माझ्यातच आश्रय घेऊन कर्मयोगाप्रमाणे आचरण करणाऱ्या व्यक्तीला माझे संपूर्ण ज्ञान कसे होते व त्या ज्ञानासंबंधी त्याच्या मनात किंचितही संशय कसा राहत नाही हे मी तुला आता सांगेन अनुभवावर आधारित हे ज्ञान तुला कळल्यानंतर तुझ्याकरता जाण्यासारखे काही शिल्लक राहणार नाही हजारोंमधून एखादाच हे ज्ञान करता प्रयत्नशील असतो आणि अशांपैकी एखाद्यालाच ते मिळवण्यात यश मिळते पृथ्वी पाणी अग्नी वारा आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ प्रकारांमध्ये माझी प्रकृती विभाजित आहे इला अपरा प्रकृती म्हणतात आणि दुसरी पराप्रकृती आहे ही जीवनाच्या स्वरूपाची आहे या दोन प्रकृतीच्या देह जीवनाच्या संबंधातून संपूर्ण जगाची निर्मिती झालेली आहे त्यामुळे या सर्व गोष्टींची निर्मिती करणंही मीच आहे आणि यांच्या विनाशाकरतीही मीच कारणीभूत होत असतो ज्याप्रमाणे हारातील मोती धाग्याच्या आधारावर एकत्र असतात त्याचप्रमाणे हे जगही माझ्यामुळेच एकत्र आहे त्यामुळे मी पाण्यामधील रस आहे सूर्यचंद्रामधील प्रकाश आहे वेदांमधील ओम आहे आकाशामधील ध्वनी आहे आणि पुरुषामधील पराक्रम आहे पृथ्वीमधील गोड गंध आहे अग्निमधील तेज आहे प्राणीमात्रांचे जीवन आहे तपस्यांचे तप आहे बुद्धिमान लोकांमधील बुद्धी आहे सबळांमधील शुद्ध बळ आहे आणि सर्व प्राणीमात्रांमधील सदाचाराच्या विरोधात न जाणारी कामना आहे तू लक्षात ठेव की थोडक्यात सांगायचे तर सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांच्या अवस्थांचा जनक सुद्धा मीच आहे आणि त्यांचा अंतही एकट्या माझ्यामध्येच होत असतो हे विश्व या तीन गुणांनी मोहित झालेले असल्यामुळे त्याला माझ्या अविनाशी स्वरूपाचे ज्ञान नाही माझ्या मायेने निर्माण केलेल्या गुणांवर मात करणे फार कठीण आहे परंतु जे लोक माझ्या आश्रयाला येतात ते सहजपणे या मायेला म्हणजे या तीन गुणांना ओलांडून पलीकडे जाऊ शकतात परंतु आचार विचाराला धरबंद नसलेले मूर्ख लोक मला शरण येण्याची कल्पना कशी करू शकतील ते मायरूपी अंधारात चाचपडत असल्यामुळे त्यांना ज्ञान मिळू शकत नाही परंतु सत्कर्म करणारे लोक माझी भक्ती करत असतात जर काही कर्तव्य समजून माझे ज्ञान मिळण्याकरता असे करत असतात माझी भक्ती करण्याकरता ते जगाची सेवा करत असतात त्यातील कोणी दुःखामुळे कोणी काही लाभ मिळण्याकरता तर कोणी चला सेवा केल्याने काय होते ते पाहूया असे म्हणून सेवा करतात तर इतर काही जाणीवपूर्वक एक कर्तव्य म्हणून राहावत नाही म्हणून सेवाकार्य करत असतात हे माझे ज्ञानी भक्त आहेत इतर सर्व वर्गातील भक्तांपेक्षाही मला अधिक प्रिय आहेत ते मला अधिक चांगले ओळखतात आणि ते माझ्याजवळ असतात असंही म्हणता येईल त्यांनी मिळवलेले ज्ञान हे त्यांच्या अनेक जन्माच्या तपश्चर्तेचे फळ असते ते ज्ञान मिळाल्यानंतर त्यांना या जगात माझ्याशिवाय शिवाय, इतर काहीही दिसत नाही परंतु जे इतर इच्छांनी प्रभावी झालेले असतात ते वेगवेगळ्या देवतांची पूजा करतात परंतु प्रत्येकाच्या भक्तीच्या प्रकाराप्रमाणे फळ देणारा मीच असतो मर्यादित ज्ञानाने भक्ती करणाऱ्याचे फळही मर्यादितच असते परंतु त्यांचे तेवढ्याने समाधान होते अज्ञानामुळे काही लोकांना असे वाटते की इंद्रियाद्वारे त्यांना झाल माझे ज्ञानच बरोबर आहे त्यांना हे कळतच नाही की माझे चिरंतन आणि अविनाशी स्वरूप इंद्रियांच्या आवाक्या पलीकडील आहे आणि हात कान नाग डोळे इत्यादी इंद्रियांनी माझ्या स्वरूपाचे आकलन होऊ शकत नाही मी जरी सर्वांचा निर्माता असलो तरी अशा प्रकारे अज्ञानी माणसाला माझे ज्ञान होऊ शकत नाही हीच माझी योग आहे आवड आणि नावड यांचे अपरिहार्य परिणाम सुख आणि दुःख हे आहेत यांच्यामुळेच मानवजात भ्रमात राहत असते परंतु भ्रमाचे हे जाळे तोडून ते स्वतःला मुक्त करतात आणि आपले आचार विचारणा शुद्ध करतात असे लोक कृतस्थ राहून सतत माझीच भक्ती करत असतात ते मला पूर्ण ब्रह्माच्या शुद्ध स्वरूपातही ओळखतात आणि विविध आकाराच्या प्राणांमधील आणि विविध कर्मांमधील माझ्या स्वरूपाचेही त्यांना ज्ञान असते अशा प्रकारे जे मला अधिभूत म्हणजे भौतिक अधिदैव म्हणजे दैवी स्वरूपात आणि अधियज्ञ रुपाने ओळखतात त्यांना समत्व बुद्धी प्राप्त झालेली असते त्यांची मृत्यूनंतरच्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्तता होते कारण हे ज्ञान झाल्यानंतर त्यांचे चित्त इतर सटरफटर गोष्टींकडे भरकडत नाही तसेच संपूर्ण विश्व परमेश्वराने भरलेले असल्याचे त्यांना दिसत असल्यामुळे ते परमेश्वरामध्ये विलीन होतात